श्रीमद भागवत महापुराण स्कंध सतवा अध्याय नव्वा प्रहलादाने केलेली भगवान नृसिंह की नारद मनत अशा प्रकारे क्रोधावेगा जवर ही जाने कठिन अशा श्री नृसिंह जवरपास ही ब्रह्मदेव शंकर प्रमुख सर्व देवगण जाऊ शक देवान साक्षात लक्ष्मीना पाठले त्यांनी जेव्हा त्यांचे ते प्रचंड अद्भुत रूप पाहिले तेव्हा भयभूत होऊन त्याही त्यांच्याजवळ जाऊ शकल्या नाहीत कारण असे अपूर्वरूप त्यांनी कधी पाहिले नव्हते की ऐकले नव्हते तेव्हा ब्रह्मदेव आपल्याजवळच उभ्या असलेल्या प्रल्हादास म्हणाले बाळ तुझ्या पित्यावर भगवान कोपले होते तर आता तूच त्यांच्याजवळ जाऊन त्यांना शांत कर असे म्हणून त्यांनी त्याला पाठवले राजा परम भगवत भक्त बाळ प्रल्हाद ठीक आहे असे म्हणून सावकाश भगवंतांच्या जवळ जाऊन हात जोडून त्यांना त्याने भूमीवर साष्टांग नमस्कार घातला आपल्या चरणांवर पडलेल्या त्या बाळाला पाहून देवांचे हृदय देयने कळवळले त्याने प्रल्हादाला उठवून त्याच्या डोक्यावर कालसर्पाने भयभीत झालेल्यांना अभेदान देणारे आपले करकमल ठेवले त्यांच्या करकमलाचा स्पर्श होताच त्याचे सारे पाप धुवून गेले त्याला तत्क्षणीच परमात्मतत्वाचा साक्षात्कार झाला त्याने मोठ्या प्रेमाने आणि आनंदविभोर होऊन भगवंतांचे चरणकमल आपल्या हृदयात धारण केले त्यावेळी त्याचे सर्व शरीर पुलकित झाले हृदयामध्ये प्रेमधारा आणि डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले प्रल्हाद भावपूर्ण हृदयाने आणि अनिमिष नेत्रांनी भगवंतारा पाहत होता भावसमाधीत स्वतः एकाग्र होत प्रेमगदगद वाणीने त्याने त्यांची स्तुती सुरू केली प्रल्हाद म्हणाला ब्रह्मदेव इत्यादी देव ऋषी सिद्ध इत्यादींची बुद्धी नेहमी सत्वगुणी असते तरी सुद्धा ते आपल्या प्रवाही वाणीने आपल्या विविध गुणांचे गायन करून आजू अजु आप ही आपुष्ट करू शकोर असुरजाती जन्म लेकून आपस संतुष्ट वहाल का है। मला तर वाटते की धन कुलनता रूप तप विद्या, ओज, तेज प्रभाव बल पौरुष बुद्धि योग हे सर्व गुण परमपुरुष भगवंता सतुष्ट करना पुरेसे नहीं परंतु भक्तीने मात्र भगवंत गजेंद्रावर सुद्धा संतुष्ट झाले होते माझ्या समजतीप्रमाणे बारा गुणांनी युक्त असलेला ब्राह्मण सुद्धा जर भगवान कमलनाभांच्या चरणकमलांना विनमुख असेल तर त्याच्यापेक्षा ज्या चांडळाने आपले मन वाणी कर्म धन आणि प्राण भगवंतांच्या चरणी समर्पित केले आहे तो श्रेष्ठ होय तो आपल्या सुद्धा पवित्र करतो पण आपल्या मोठेपणाचा अभिमान बाळगणारा ब्राह्मण नाही सर्वशक्तिमान शक्तिमान प्रभू आपल्या स्वरूपाच्या साक्षात्कारानेच परिपूर्ण आहेत आपली अज्ञानी पुरुषांकडून पूजा करून घेण्याची त्यांना आवश्यकता वाटत नाही भक्तांच्या हितासाठीच ते त्यांनी केलेल्या पूजेचा करुणेने स्वीकार करतात जसे आपल्या मुखाचे सौंदर्य आरशात दिसणाऱ्या प्रतिबिंबालाही सुंदर बनवते तसेच भक्त भगवंतांचा जो जो सन्मान करतो तो परत त्यालाच प्राप्त होतो म्हणूनच मी कोणतीही शंका मनात न आणता माझ्या बुद्धीनुसार सर्व प्रकारे भगवंतांचा महिमा वर्णन करीत आहे या महिमा गायनामुळे अविद्येमुळे संसारचक्रात सापडलेला नीच जीव तत्काळ पवित्र होतो भगवन आपण सत्वगुणाचे आश्रय आहात हे ब्रह्मदेवादी सर्व देव आपले आज्ञाधारक भक्त आहेत आम्हा दैत्यांप्रमाणे ते आपला द्वेष करीत नाहीत प्रभो आपण उत्तमोत्तम अवतार ग्रहण करून या जगाचे कल्याण आणि अभ्युदय भावा, तसेच त्यांना आत्मानंद प्राप्त व्हावा म्हणून अनेक प्रकारच्या लीला करीत असतात आपण असुराला मारले आता आपला क्रोध शांत करावा जसे विंचू साप इत्यादी ना मारल्यामुळे सज्जन सुद्धा सुखी होतात त्याचप्रमाणे या दैत्याच्या नाशाने सर्व लोकांना सुख प्राप्त झाले आहे आता सर्वजण आपल्या शांत स्वरूपाची वाट पाहत आहेत नृसिंहदेवा भयापासून मुक्त होण्यासाठी भक्तजन आपल्या या स्मरु स्वरूपाचे स्मरण करतील हे परमात्मन आपले मुख अत्यंत भयानक आहे आपली जीभ लवलवत आहे डोळे सूर्यासारखे आहेत भुवया उंचावलेल्या आहेत दाढा तीक्ष्ण आहेत आतड्यांशी माळ रक्ताने माखलेली आयाळ भाल्याच्या टोकाप्रमाणे उभे असलेले कान दिगजाना सुद्धा भयभीत करणारा सिंहनाद आणि शत्रूला फाडणारी आपली ही नखे पाहून मी थोडासुद्धा भ्यालो नाही हे दिनबंधो मी भयभीत झालो आहे तो ह्या असह्य हो, आणि उग्र संसारात भरडला गेल्यामुळे आपल्या कर्माने बांधला जाऊन मी या भयंकर दैत्य योनीमध्ये फेकला गेलो आहे हे नाथ आपण प्रसन्न होऊन सर्व जीवांसाठी शरण जाण्यास योग्य आणि स्वरूप अशा आपल्या चरण कमलांजवळ मला केव्हा बोलवाल हे अनंता मी ज्या ज्या योनीमध्ये गेलो त्या सर्व योनींमध्ये प्रियजनांचा वियोग आणि अप्रियजनांचा संयोग करून देणाऱ्या दुःखरूप आगीमध्ये होरपळत राहिलो ते दुःख नाहीसे करण्याचे जे औषध आहे तेही दुःखरूपच आहे आपल्यापासून वेगळ्याच वस्तूंना आत्मा समजून मी भटकत आहे ज्या योगे मी आपली सेवा करू शकेन ते साधन मला सांगा हे प्रभो आपणच आम्हाला प्रिय आहात आमचे सुद आहात आपणच सर्वांचे परमदैवत आहात आपल्या चरणांपाशी राहणाऱ्या भक्तांच्या संगतीत ब्रह्मदेवानी गायलेल्या आपल्या लीला लिलाकथा गात मी सहजपणे त्रिगुणांपासून मुक्त होऊन या संसार सागरातून पलीकडे जाऊ शकेन हे नृसिंह देवा या जगातील दुःखी लोकांची दुःखे नाहीशी करण्याचे जे उपाय मानले जातात ते आपण उपेक्षा केल्यास तात्पुरते असतात जसे आई वडील मुलांचे रक्षण करू शकत नाहीत औषध रोग नाहीसा करीत नाही आणि समुद्रात बुडणाऱ्याला नाव वाचू शकत नाही सत्वादी गुणांमुळे वेगवेगळ्या स्वभावाचे अर्वाचीन पिता वगैरे आणि प्राचीन ब्रह्मदेव इत्यादी करते आहेत त्यांना प्रेरणा देणारे आपणच आहात ते आपल्या प्रेरणेने ज्या आधारामध्ये ज्या निमित्ताने ज्या साधनांनी ज्यावेळी ज्याच्या प्रेरणेने ज्याच्या संबंधी ज्यासुन ज्या ज्याति ने जे का ही उत्पन्न करता कि रूपांतरित करता ते, ते सर्व का ही आपूप है पुरुषा संकल्पानुसार काला गुणांधे क्षोभ जा माया मनप्रधान लिंगशरीर निर्मित करते हैं लिंगशरीर बलवान कर्मय तसेज वेदोक्त कर्मप्रधान है हेच अविद्य जीवाचा भोगा कल्पिलेले मन दहा दह इंद्रिय पांच तन्म्रा या विकार रूप आरिया युक्त असे संसार चक्र है हे जन्मरहित प्रभो पुरुष है कि जो अपने न हे मन रूप संसार चक्र पार करू शके सर्वशक्ति प्रभो माया मला या सोळा अरे असलेल्या चक्रात अडकवून उसाप्रमाणे पिळून काढत आहे आपण आपल्या चैतन्य शक्तीने बुद्धीच्या सर्व गुणांना नेहमी पराजित करता आणि कालरूपाने सर्व साध्य आणि साधने आपल्या अधीन ठेवता मी आपल्याला शरण आलो आहे आपण मला या चक्रातून ओढून काढून आपल्याजवळ घ्या भगवान ज्याच्यासाठी संसारी लोक अतिशय हपापलेले असतात ते स्वर्गात मिळणारे सर्व लोकपालांचे आयुष्य लक्ष्मी आणि ऐश्वर्य मी पुष्कळ पाहिले आहे ज्यावेळी माझे वडील थोडेसे रागावून हसत आणि त्यांच्या भुव्या थोड्या वर चढत तेव्हाच ती संपत्ती त्यांच्याजवळ राहत नसे पण माझ्या अशा पित्यालाही आपण मारले म्हणूनच संसारातील प्राणी ज्या ब्रह्मलोकापर्यंतचे आयुष्य लक्ष्मी ऐश्वर आणि भोग यांची इच्छा करतात ते मला नकोत, कारण अत्यंत शक्तिशाली काळाचे रूप धारण करून आपण त्यांना ग्रासले आहे हे मी जाणतो आपण मला आपल्या दासांच्या सान्निध्यात घेऊन चला विषयभोगाच्या गोष्टी ऐकायला चांगल्या वाटतात परंतु त्या मृगजळाप्रमाणे फसव्या आहेत तसेच हे, हे शरीरसुद्धा अगणित रोगाचे उगमस्थान आहे कोठे ते मिथ्या भोग आणि कोठे ते रोगयुक्त शरीर दोनीची असारता जानन सुद्धा मनुष्य यापासून विरक्त होत नाही मोठ्या कष्टाने प्राप्त होणाऱ्या भोगांच्या लहान सहान मधुबिंदूंच्या द्वारा तो आपली इच्छारूपी आग विझवण्याचा प्रयत्न करतो हे प्रभो कुठे या तमोगुणे असुरवंशात रजोगुणापासून उत्पन्न झालेला मी कुठे आठे अपली कृपा धन्य है आपला प्रसाद स्वरूप जो कमलकर मस्तकावर ठेवला है तो आप ब्रह्मदेव शंकर आणि लक्ष्मी मस्तका कभी इतर संसारी जीवानप्रमा लहानमठा भेदभाव आप करीत नहीं कारण आप सर्वे आत्मा आकार प्रेमी आहत कल्पवृक्षासारखा असलेला आपला प्रसाद सुद्धा आपली सेवा केल्यानेच प्राप्त होतो सेवेनुसारच जीवांवर आपल्या कृपेचा उदय होतो त्यासाठी जातीची उच्चता किंवा नीचता कारणीभूत नाही भगवन हा संसार ही एक अंधकारमय विहीर असून तीमध्ये कालरूपी सर्प डसण्यासाठी नेहमी तयार असतो विषयभोगांची इच्छा करणारे पुरुष तीत पडलेले आहेत त्यांच्या संगतीने मी सुद्धा त्यांच्या पाठोपाठ तीन पडू लागलो होतो परंतु भगवन देवर्षी नारदानी मला आपला समजून तिथून वाचवले असे असता मी आपल्या भक्तजनांची सेवा कशी सोडू हे अनंता ज्यावेळी माझ्या पित्याने मला मारण्यासाठी हातामध्ये खडग घेतले आणि म्हटले जर माझ्या घरी दुसरा कोणी ईश्वर असेल तर तो तुला वाचवी मी आता तुझे डोके उडवितो त्यावेळी आपण माझ्या प्राणांचे रक्षण केले आणि माझ्या पित्याचा वध केला मला वाटते की आपण आपले सेवक असणाऱ्या सनकादी ऋषींचे वचन सत्य करण्यासाठीच तसे केले होते भगवन हे संपूर्ण जग म्हणजे एकमात्र आपणच आहात कारण यामध्ये आधी अंती आणि मध्य आपणच असून त्याहून वेगळे आहात आपण आपल्या मायेने गुणांच्या परिणाम स्वरूप या जगाची उत्पत्ती करून यात पहिल्यापासूनच असूनही प्रवेश करण्याची लीला करता आणि त्या गुणांनी युक्त होऊन अनेक आहात असे भासवतात भगवन हे जे काही कार्यकारण रूपाने प्रचितीला येत आहे ते सर्व आपणच आहात आणि त्याहून वेगळेही आहात आपला परका हा भेदभाव ही अर्थहीन शब्दांची माया आहे कारण ज्याच्यापासून ज्याचा जन्म स्थिती लय आणि दिसणे असते ते त्याचे स्वरूपच असते जसे बीज आणि झाड ही कारण आणि कार्याच्या दृष्टीने वेगवेगळे आहेत तरी सुद्धा गुणधर्म आणि मूळ रूप यांच्या दृष्टीने दोन्ही एकच आहे भगवान आपण हे संपूर्ण विश्व आपल्यामध्ये सामावून घेऊन आत्मसुखाचा अनुभव घेत निष्क्रिय होऊन प्रलयकालीन पाण्यात शयन करता त्यावेळी आपल्या स्वयंसिद्ध योगाने बाह्यदृष्टी बंद करून आपण आपल्या स्वरूपाच्या प्रकाशात निद्रेलाही विलीन करून घेता आणि तुर्यावस्थेत राहता त्यावेळी आपण झोपेतही नसता की विषयांचाही उपभोग घेत नसता आपण आपल्या कालशक्तीने प्रकृतीच्या गुणांना प्रेरित करता म्हणजेच हे ब्रह्मांड आपलेच शरीर आहे प्रथम हे आपल्यातच लीन झालेले होते जेव्हा प्रलयकालीन पाण्यामध्ये शेषशय्येवर शयन करणाऱ्या आपण योगनिद्रेचा त्याग केला तेव्हा वटवृक्षाच्या बीजापासून विशाल वृक्ष होतो त्याप्रमाणे आपल्या नाभेतून ब्रह्मांड कमल उत्पन्न झाले त्यावर ब्रह्मदेव प्रकट झाले तेव्हा त्यांना कमळाखेरीज आणखी काहीच दिसले नाही तेव्हा स्वतःमध्येच रूपाने व्याप्त असलेल्या तुम्हाला ते जाणू शकले नाहीत आणि तुम्हाला आपल्या बाहेर तुम्ही आहात असे समजून पाण्यात घुसून शंभर वर्षेपर्यंत शोधत राहिले परंतु तेथे त्यांना ते काहीच मिळाले नाही ते बरोबरच आहे कारण अंकूर उगवल्यावर बी कसे दिसणार तेव्हा ब्रह्मदेवांना मोठेच आश्चर्य वाटले ते पुन्हा कमळात बसून राहिले पुष्कळ काळानंतर तीव्र तपश्चर्या केल्याने जेव्हा त्यांचे हृदय शुद्ध झाले तेव्हा त्यांना पंचभूते इंद्रिये आणि अंतःकरण रूप अशा आपल्या शरीरातच ओतप्रोत भरून असलेला तुमचा साक्षात्कार झाला जसा पृथ्वीमध्ये व्यापून असलेल्या अतिसूक्ष्मगंधाचा साक्षात्कार होतो विराट पुरुष हजारो मुखे चरण डोकी हात मांड्या नाशिका तोंड कान नेत्र अलंकार आणि आयुधाने संपन्न होता त्याच्या विभिन्न अंगाच्या रूपात चौदा लोक दिसत होते त्या महापुरुषाला पाहून ब्रह्मदेवांना अतिशय आनंद झाला मधु आणि कैतभ नावाचे रजोगुणी आणि तमोगुणी दोन मोठे बलाढ्य दैत्य होते जेव्हा ते वेद चोरून घेऊन गेले तेव्हा आपण हयग्रीव वावतार धारण केला आणि त्या दोघांना मारून सत्वगुण सत्वगुणरूप श्रुती ब्रह्मदेवांना परत आणून दिल्या तो सत्वगुणच आपले अत्यंत प्रिय शरीर आहे असे महात्मे म्हणतात पुरुषोत्तमा अशा प्रकारे आपण मनुष्य पशु पक्षी ऋषी देव आणि मत्स्य इत्यादी रूपात अवतार घेऊन लोकांचे पालन तसेच विश्वाचा द्रोह करणाऱ्यांचा संहार करीत असता या द्वारे आपण प्रत्येक युगात युग युगधर्माचे रक्षण करता कलियुगात आपण गुप्तरूपाने राहता म्हणून आपले एक नाव त्रियुग असेही आहे हे वैकुंठनाथा माझे मन पापवासनांनी कलुषित झाले आहे ते मुळातच अत्यंत दोषयुक्त आहे का ते व्याकुळ असते आणि हर्ष शो, शोक भय तसेच नाना चिंतांनी व्याकुळ असते आपल्या कथांमध्ये त्याला गोडीच वाटत नाही यामुळे मी दीन होऊन राहिलो अशा आहे स्वरूपाचे चिंतन तरी कसे करू हे अच्चुता ही कधीही तृप्त न होणारी जीभ मला अन्नाकडे जननेंद्रिय स्त्रीकडे त्वचा सर्पा स्पर्शाकडे पोट भोजनाकडे कानशब्दाकडे नाशिकागंधाकडे आणि हे चंचल डोळे रूपाकडे याप्रमाणे मला आपल्याकडे खेचत राहतात याशिवाय कर्मेंद्रियसुद्धा आपापल्या विषयांकडे घेऊन जाण्यासाठी आपली शक्ती खर्च करतात एखाद्या पुरुषाच्या अनेक पत्न्या त्याला आपापल्याकडे ओढतात तशी माझी दया होऊन राहिली आहे अशा प्रकारे हा जीव आपल्या कर्मबंधना अड़कून या संसार रूपी वैतरणी नदी मध्य पड़ला है जन्मापस मृत्यु मृत्युपसून जन्मो द्वारा भयभीत भोग भोगीत हा आपला है।, है हा परका है भेदभाव बा मैत्री करो तो करतो, तर शत्रुत्व या मूढ़ जीवा ही दुर्दशा पहुन आपल्याला त्यांची दया येऊ दे भवनदीच्या पैलतीराला असलेल्या भगवंता या प्राण्यांनाही आता पार करा हे जगद्गुरु आपण या सृष्टीची उत्पत्ती स्थिती आणि लय करणारे आहात असे असताना या जीवांना या भवनदीतून पार करणे आपल्याला काय कठीण आहे हे दीननाथा अज्ञानी जीवांनाच महापुरुषांच्या अनुग्रहाची आवश्यकता आहे आपल्या भक्तांच्या आम्हा निरंतर सेवकाना त्याची काय जरूर आहे हे परमात्मन आपल्या परमामृत स्वरूप मला पार करण्यास कठीण अशा भवबैतरणीचे थोडे सुद्धा भय वाटत नाही लीला गायना चित्त मग्न असलेल्या परंतु आपल्यापासून विनमुख असणाऱ्या आणि इंद्रियांच्या विषयांचे मायामय खोटे सुख मिळवण्यासाठी संसाराचे ओझे वाढणाऱ्या अज्ञानी जीवांचे मला वाटत हे मालाट व मुधारणपे आप निर्जनवनात जाऊन मनोव्रत धारण करता दुसर भयत्न करीत नहीं परंतु मी या असहाय जीवान सोड़ एकटा मुक्त होच्छित नहीं आण या दिशाहीन भटक प्राणना आपेरीज दुसर को आश्रय दिसत नहीं गृहस्थाश्रमी लोकान मैथुन इत्यादी से जो सुख मिलते हैं जसे हाताला सुटलेली खाज नहीं जी करना खाजविता थोड़े से सुखारखे दुख दुख होते परंतु हे बिचारे अज्ञा पुष्क से दुख भोगय भोगाने तृप्त हो उलट धैर्यवान मणूस जसी सुटले ख सहन करो तसाच तो कामाचाही वेग सहन करतो पुरुषोत्तमा मौन ब्रह्मचर्य शास्त्रश्रवण तपश्चर्या स्वाध्याय स्वधर्मपालन शास्त्रांची तर्कशुद्ध व्याख्या एकांत सेवन जप आणि समाधी <coughs> ही मोक्षाची दहा साधने प्रसिद्ध आहेत परंतु ज्याला आपली इंद्रिय वश नाहीत त्याच्यासाठी ही सर्व उपजीविकेची साधने ठरतात आणि दांभिक लोकती ढोंग लोक लक्षा आ गोषी उपजीविके साधन मन ही नहीं, नहीं बीज आंकुरे वेदां कार्य कारण ही आप दोन रूपे संगितविक आप प्राकृत रूपरहित आहत परंतु या कार्य कारण रूपां सोड़ आप ज्ञान होन्य को ही साधन नहीं लाकडावर लाकडू घासून जसा अग्नि प्रकट केला जातो त्याप्रमाणे योगीजन भक्तियोगाने आपल्याला कार्य आणि कारण या दोन्हीमध्ये शोधतात कारण ही दोन्ही आपल्या स्वरूपाहून वेगळी नाहीत हे अनंता वायू अग्नी पृथ्वी आकाश पाणी पाच तन मात्रा प्राण इंद्रिय मन चित्त अहंकार संपूर्ण विश्व तसेच सगुण व निर्गुण हे सर्व केवळ आपणच आहात एवढेच काय पण मन आणि वाणीने ज्यांचे वर्णन करता येते ते सर्व आपल्याहून वेगळे नाही हे भगवन हे सत्वादी गुण त्यांच्यापासून उत्पन्न झालेली महत्दि तत्वे देव मनुष्य मन इत्यादी कोणीही आपले स्वरूप जाणण्यास समर्थ नाहीत कारण या सर्वांना सुरुवात व शेवट आहे असा विचार करून जन शब्दांनी आपले स्वरूप सांगत नाही म्हणून हे परमपूज्य नमस्कार स्तुती सर्वकर्म सर्वकर्मसमर्पण सेवा चरणकमलांचे चिंतन आणि लीला कथांचे श्रवण ही आपल्या सेवेची सहा अंगे आहेत या सेवेशिवाय परमहंसांचे सर्वस्व असणाऱ्या आपली भक्ती कशी प्राप्त होईल नारद भा निर्गुण भगवंत गुणांसे भक्त प्रहलादा ने भक्तिभा अशा प्रकार वर्णन करू प्रणाम सतुष्ट भगवान क्रोधा श्री भगवान मनाले बाझे कल्याण हे, हे दैत्यश्रेष्ठा मी तुझा पर प्रसन्नो है तुझी जी इच्छा आेल ती मग मी मनुष्य इच्छा पूर्ण करना है हे चिरंजीवा जो मला प्रसन्न करून घेत नाही त्याला माझे दर्शन होणे अत्यंत कठीण आहे परंतु माझे दर्शन झाल्यावर माणसाला दुःख करण्याचे कारण नाही मी सर्व मनोरथ पूर्ण करणार आहे म्हणून कल्याणाची इच्छा करणारे परम भाग्यवान साधूजन सर्वतोपरी मला प्रसन्न करण्याचाच प्रयत्न करतात नारद म्हणाले असुरकुळाचे भूषण असणारा प्रल्हाद भगवंतांचा अनन्य भक्त होता म्हणून लोकांना मोह पाडणाऱ्या वरांचे प्रलोभन दाखवूनही त्याने त्यांची इच्छा केली नाही श्रीमद्भागवते महापुराणे पारमहुस्याम संहितायां सप्तमस्कंदे प्रल्हादचरिते भगवस्तव नाम नवमोध्याय स्त्रीकृष्णापणस्तु हरे नम